वाल्मिकी रामायण किशकिंदकांड सागर दिसला त्याला भयंकर लाटावर लाटा, लाटा उठत होत्या आणि तो गर्जना करीत होता मयाच्या मायेने बनलेला तो गिरीदुर्ग शोधण्यात त्यांचा महिना लोटून गेला तोच करत त्यांच्या राजाने ठरून दिलेला होता विंध्य पर्वताच्या पायथ्याशी जेथे झाडे फुलांनी बहरून गेली होती तेथे ते महात्मे बसले आणि चिंताक्रांत झाले झाडांचे शेंडे फुलांनी बहरलेले होते झाडांना शेकडो वेली लपेटलेल्या होत्या असे ते वसंत ऋतू वृक्ष पाहून ते भयाशंक झाले अरे वसंत जवळ आला असे एकमेकाला म्हणत राजाने दिलेला कालावधी संपून गेला हे लक्षात येताच ते, ते भूमीवर कोसळले तेव्हा त्या वृद्ध आणि वानरांना सिंहाच्या आणि त्या बैलाच्या खांद्यासारखे पुष्ट खांदे आणि गोरपुष्ठ बाहू असलेला बुद्धिवंत महिना संपून गेला हे कसे तुमच्या लक्षात येत नाही आश्वीन महिन्यात आपल्याला काळ दिला गेला आणि आपण निघालो तो काळ सुद्धा संपून गेला आता पुढे काय करायचे तुम्ही राजाचा विश्वास मिळवलेले उत्तम कामे काम सुग्रीवा कर बाह अपना हेतु सीधा नहीं मरावे लगना वनर राजा आदेश पूर्ण नुखी हो स्वतः सुग्रीवाने ठरवून दिलेला काळ संपून गेल्यानंतर आता सर्व वानरांनी उपवास करून मरून जाणे हेच योग्य सुग्रीव स्वभावाने भारी तिखट आता तर तो रिझ राजा झालाय अपराध करून परत गेलेला आपल्याला तो क्षमा करणार नाही सीतेचा काही समाचार आपण घेऊन गेलो नाही तर तो अपराधच ठरवि म्हणून बायको मुले संपत्ती घरे टाकून देऊन आता येथेच उपवास करून मरून जाणे हेच योग्य येथून आपण परत गेलो की राजा खात्रीने आपल्याला ठार करीत न शोभणाऱ्या वधाने मरणापेक्षा इथेच आपण मरण पत्करलेले बरे मला काही सुग्रीवाने अभिषेक केलेला नाही शुद्ध कर्मे करणाऱ्यावर दात असलेल्या राजा माझे आज्ञा उल्लंघन पाहून मनात निश्चय करून मला कडक शिक्षा करून मारून टाकेल जीवितपासून वेगळे होण्याचा प्रसंग आला असता माझे शकट पाहत असलेल्या सुरुजनांचा मला काय उपयोग या पुण्यमय सागर किनाऱ्यावर मी उपवास करून प्राण सोडतो युवराज कुमाराचे ते बोलणे ऐकून सगळे वानश्रेष्ठ करुणवाणीने म्हणाले सुग्रीव स्वभावाने तिखट राम आपल्या प्रियेशी जडलेला त्याने दिलेला काळ गेलेला आणि काम तर काहीच झाले नाही हे पाहून वैदेहीला न पाहताच आम्ही आलो हे पाहून राघवाचे प्रिय इच्छेने तो आम्हाला निसंशय मारूनच टाकेल अपराध केलेल्या स्वामीचे जवळ योग्य नाही त्यात आम्ही सुग्रीवाचे मुख्य मानलेले सगळे जमून इकडे आलेलो न पाहता न लागता जर आम्ही त्या वीराकडे गेलो तर यमसदनाला आम्ही जाऊ भयभीत झालेल्या वानरांचे बोलणे ऐकून तार त्यांना म्हणाला विषाद करू नका तुम्हाला वाटले तर आपण सगळे बिळात जाऊन राहूया मायेने निर्माण केलेले हे बीळ अत्यंत दुर्गम आणि फुले पाणी अन्न पेय यांनी संपन्न आहे येथे आपल्याला इंद्रापासून भय नाही रामापासून नाही किंवा वानर राजाकडूनही नाही त्याला अंगदाचेही अनुकूल बोलणे ऐकून सर्व वानर मनाचा निश्चय करून बोलले ज्या योगे आपण मारले न जाऊ असा एखादा उपाय चटकर येथेच आम्हाला तू सांग किशकिंदा खांडाचा त्रेपन्नवासर्ग समाप्त